भव्यत्वाची जेथ प्रचीती लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे अमेरिकेतील भव्य प्रेक्षणीय असं निसर्गर स्थळ म्हटलं की लोक अगदी सहजपणे ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कचे नाव घेतात हा देश सुमारे 400 भव्य नॅशनल पार्कच्या सौंदर्याने नटलेला आहे आणि त्यातली साठ विशेष लोकप्रिय आहेत नावाप्रमाणेच असलेले कोलोराडो नदीनं लाखो वर्ष खोदून निर्माण केलेलं हे ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क तसेच युटा आणि ॲरिझोना राज्यांच्या सीमावरचा प्रदेश अनेक अद्भुत निसर्गशिल्पांनी आणि लाल केशरी गुलाबी पिवळ्या रंगछटांनी उजळून गेलेला आहे त्यातला सुमारे दोनशे चौरस मैलाचा भव्य आणि नेत्रदीपक असा एक चमत्कार म्हणजे झायान नॅशनल पार्क समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फुटांवर या चमत्काराचा तळ आहे आणि आठशे फुटांवर याचा पहाडी शिरपेच आहे मानसाला नम्र करणारे उत्तुंग पाषाणांचे पहाड उंचीवरून स्थिमित करणारी विस्तीर्ण परठारं आणि उसळत कोसळत खळाळणारे प्रपात त्यांना धबधबे म्हणणं म्हणजे नायगऱ्याला नळ म्हणण्यासारखं वाटतं खरं म्हणजे उत्तुंग भव्य प्रपात हे सुद्धा अगदी खुजे वाटावेत असं या भागाचं स्वरूप आहे झायन नॅशनल पार्क हे तिथं प्रत्यक्ष जाऊनच अनुभवावं असं आहे हजारो नव्हे तर लाखो वर्षापूर्वी इथे होती एक नदी अजूनही आहे वर्जिन रिव्हर हे तिचं नाव खळाळत धावत फेसाळत उसळत जाता जाता इथल्या सँडस्टोनच्या प्रदेशात तिनं खोदली पाषाण शिल्प कदाचित काही भूकंप झाले असतील कुठे पहाड कोसळले असतील इतिहासाच्या खाईत तर कधी पाण्यातून उभे राहिले असतील पर्वत या सगळ्या घटनांच्या नोंदी इथल्या पहाडांवर दगडांवर निसर्गत उमटले आहेत पहाडांवर दिसणाऱ्या लाटांच्या जन्म पर्वतांचे कातीव कंगोरे निळ्याभोर आकाशावर रेलून राहिलेली लाल केशरी गोपुरांनी नटलेली रेखीव शिखर हे सगळंच अंतर्मुख करत जाणार दरवर्षी तीन लक, दशलक्ष लोकाना विविध प्रकारे गुंतवून ठेवणारा हा प्रदेश अठराशे एकोणीसच्या सुमाराला नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान म्हणून ठरवला गेला आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी रस्ते बांधले गेले राहण्याच्या सोयी केल्या गेल्या संग्रहालय बांधलं आणि तीस चाळीस पायवाटही बांधल्या त्याच्याशिवाय पाठीवर बॅग पॅक घेऊन ट्रेकिंग करणाऱ्या साहसवीरांसाठी सुमारे रानवाटा सुद्धा शोधून नोंदवून त्यांचे नकाशे बनवण्यात आले त्यांच्यासाठी चाळीस एक विश्रांती स्थळांच्या सोयी करण्यात आल्या निसर्गाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचं हे दालन आहे तसच ते एक साधनही आहे याचा विचार अर्थातच केला गेला आणि पर्यटक साहसवीर यांच्याप्रमाणेच संशोधक आणि अभ्यासकांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प सुरू झाले त्यात इथला भूगोल भूगर्भशास्त्र पर्यावरण निसर्ग निसर्गसंपत्ती वनसंपदा आणि अन्य प्राणी प्राणीजीवन असे सगळेच विषय आहेत चित्रकार छायाचित्रकार अशा कलाकारांसाठी तर हा खजिनाच आहे या सर्वांना सेवा मिळण्यासाठी सरकारी आणि स्वयंसेवक असे सगळेच कार्यकर्ते हसतमुखानं तत्पर असतात पार्कचा काही भाग पाहण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी मोफत बसची व्यवस्था आहे कधी पायी जावं आणि हजार प्रकारच्या वनस्पती पाहाव्यात तर कधी दोनशे प्रकारचे पक्षी असलेल्या या प्रदेशात पक्षीनिरक्षणाचा आनंद घ्यावा कधी रानफुलांचे नमुने गोळा करावेत वाटेत एखादा टॅरेन म्हणजे मोठा विषारी कोळी दिसला तर घाबरावं पण आश्चर्यचकित होऊ नये आणखी जास्त साहसी ट्रेकर्सना खुणावतो तो नॅरोज हा भाग नावाप्रमाणेच हा झायान पार्कमधला सगळ्यात अरुद्ध भाग म्हणजे भोवती हजार दीड हजार फूट उंचीची पर्वतांची रांग आणि मध्ये जेमतेम वीस फुटांची वाट काही भाग व्हर्जिन नदीचा आहे या प्रवाहातून उलट्या दिशेनं जाण्याचा हा ट्रेक आहे तसा खूप अवघड नाही पण आव्हान देणारा आणि त्याच वेळीला डोळ्यांचं पारण फेरणार आहे अचानक वेगानं पूर येऊन धोका देणारा सुद्धा आहे 2015 हजार या नॅरोजने एकाच दिवशी सात साहस्वरांचा सा बळी घेतला होता झायांचा भाग भीमरूपी भव्य रूपी आहे तसा महारौद्र रूपी सुद्धा आहे पहाडांचे कातळ कोसळणे हा प्रकार कधी, -कधी होतो दोन हजार पंधराच्या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट आमच्या इंग्लंडहून आलेल्या मित्रांना ग्रँड कॅनयन ब्राइस कॅनियन आणि झायान कॅनियन अशा तीन नॅशनल पार्कची सफर घडवण्याचा बेत आम्ही केला होता आम्ही ग्रँड कॅनयन पाहून निघालो आठ तासांचा प्रवास करून झायांच्या एका प्रवेशद्वाराच्या दिशेनं चाललो होतो तेवीस सप्टेंबरची ती संध्याकाळ तिथून प्रवेश करून पुढे तासभर प्रवास करायचा झायांची झलक पाहुण्यांना दाखवायची आणि दुसऱ्या टोकाच्या प्रवेशद्वारामार्गे बाहेर पडून स्प्रिंगडेल ह्या चिमुकल्या गावात मुक्काम करायचा असा बेत होता आम्ही सुद्धा तिथं बुक करून ठेवलं होतं पण प्रवेशद्वारापाशी जाईपर्यंत लक्षात आलं की गाड्यांची मोठीच्या मोठी रांग तिथं थांबलेली आहे आणि कुणालाच आत जाऊ देत नाही आहेत विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आत रस्त्यावर एकोणीस फूट बायक 20 फूट बाय 15 फूट या आकाराचा दोनशे टनांचा एक दगड कोसळलाय आणि रस्ता बंद आहे आता तो दगड सुरुंगाने उडवून फोडायचा की यंत्राने ढकलून बाजूला करायचा या प्रश्नाची सोडवणूक चालू आहे तेव्हा लगेच काही होणं शक्यच नव्हतं आता मार्ग बदलायचा आणि संपूर्ण वळसा घालून स्प्रिंगडेलला पोचायचं यासाठी आणखी तीन तास लागणार होते आणि अंधार पडायला लागला होता मग काय करायचं आमच्यासारखे अनेक प्रवासी आणि पर्यटक मागे परतून जवळपासचे हॉटेल शोधत होते आम्ही सुद्धा तेच केलं रात्री एका शेतावरच्या फार्म हॉटेलवर मुक्काम केला कंट्री म्युझिक ऐकलं शेकोटीजवळ बसलो आणि नंतर खोलीच्या बाहेरच्या पायऱ्यांवर बसून सुंदर चांदणं अंगावर घेतलं आकाशगंगेचं दर्शन घेतलं इंग्लंडच्या पाहुण्यांना अमेरिकेच्या निसर्गरम्यतेचा आज एक वेगळाच अनुभव मिळाला झायांच्या भव्यत्वाची प्रचिती मग दुसऱ्या दिवशी वेगळ्या मार्गानं जाऊन घ्यावी लागली अर्थात दरड कोसळलेला काही भाग सोडला तर उरलेल्या सगळ्या झायन पार्कचा अनुभव पाहुण्यांनी घेतला प्रत्येक भागाचं दर्शन त्यांना आश्चर्यचकित करत होते आमची ही झायानानंदाची पाचवी किंवा सहावी सफरच आहे पण दरवेळी होतो तसा आ वाचण्याचा आनंद तेवढाच प्रत्ययकारी आणि कर माझे जुळतीची प्रचिती देणारा सुद्धा